रथांगांचा मेळावा जेवी रथू मणीजे पांडवा का अधुर्धव ना हो। ज्याप्रमाणे रथ म्हणावी किंवा शरीराच्या वरच्या व खालच्या अवयवांना मिळून जसे देह हे नाव देता येते करीतुरंग समाजे सेना नाम निफे का वाक्य म्हणपती पुंजे अक्षरांचे हत्ती घोडे वगैरे समुदायाला जसे सैन्य हे ना उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदाया सकाळा नाम जग अथवा ढगांचा समुदाय आभाळ नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते का स्नेहसूत्र वन्ही मेळू एकीची स्थानी दरिजे तो जनी दीपू हो अथवा तेल वात आणि अग्नि यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे तोच लोका दिवा म्हणून प्रसिद्ध होतो तैसी छत्तीस हि तत्वे मिळती जेने एकत्वे ते समूह परत्वे क्षेत्र म्हणी पे त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते आणि वाहते नि भौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू लागवडी सांगलेल्या या शरीराच्या योगाने येथे शरीररूपी शेतामध्ये पाप पुण्यरूप पिक पिकते म्हणून आम्ही कौतुकाने या देहाला क्षेत्र असे म्हणतो आणि हे का चे नि मते देह म्हणतीय परी असो हे अनंते नामेया कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात पण आता हे राहू दे या क्षेत्राला अनंत नावे आहेत परंतु परब्रह्माच्या अलीकडे पर व स्थावरा पर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही होते का उत्पन्न होते व नाहीसे होते ते सर्व क्षेत्रच होत परिसुरनर उरगी घडत हे योनी विभागी ते गुण कर्म संगी पडिले साते परंतु गुणव कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव मनुष्य सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते हे ची गुणभिवंचना पुढा म्हणिपैल अर्जुन प्रस्तुत आता तुझ दर्जुन हाच गुणांचा विचार तुला पुढे सांगण्यात येईल सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो क्षेत्रता सांगितले सविकार म्हणून उदार ज्ञान ऐके क्षेत्र तर आम्ही तुला विस्तारपूर्वक सांगितले म्हणून आता उदार ज्ञान ऐक जया ज्ञाना लागे गगन गिळता योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी ज्या ज्ञाना करता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिरतात म्हणजेच मृध्नी आकाशाचा लय करतात न करीती सिद्धीची भीड हे सिद्धीची इच्छा करत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्यनतात तपो दुर्गे बोलांडित क्रतुकोटी वांडित उलथूनी सांडित कर्मवल्ली ज्या ज्ञाना करता कित्येक लोक तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्या मध्ये यज्ञ आचरून त्या अनुष्ठानातून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाचे उलथापालत करून आचरण करून त्याचा त्यागही करतात नाना भजन मार्गी धावत उघडिया आंगी एक रिगता सुरंगी सुना करता कित्येक उघड्या अंगाने भजन मार्गाने धावतात व कित्येक भुयार ऐसी जीए ज्ञाने मुनेश्वरांची उता वेद तरुच्या पानोवानी इंडताती याप्रमाणे मुनीश्वर ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनिश्वर ज्या पान पान या ज्ञाना करता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात म्हणजेच संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात सांडोवा टाकी तर्जुना गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात जन्मभर गुरुसेवा करतात जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उने आणी जीव आत्म या बुझावणी मांडून दे या ज्ञानाचा प्रवेश अभितीला नाहीसे करतो आणि जीव ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी जे दैन्याची फेडी माणसाचे जे ज्ञान इंद्रियांचे द्वारे बंद करते बहिरमुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करतेचा दुकाळ रुपी दुष्काळ नाहीसा होत व सर्वत्र समबुद्धीच्या बोध रूपी सुबत्ते दिवस येतात ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते मदाचा ठावोची पु नेदी आप परू ऐशी भाषान उन्मत्तपणाचा ठाव ठिकाण नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीच नाहीसे करते व जे आपल्या आणि दुसऱ्याचे ही गोष्ट छिल्लक राहू देत नाही जे संसाराते उनमुळी संकल्प पंकू पाखाळी अनावराते वेटाळी ज्ञेया जे अर्जुना जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्प रुपी चिखल साप धून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रे ज्ञान व्यापून टाकते जीव दोनदा वरी लोळे आनंदाची ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो ऐसे जे ज्ञान पवित्र एक निधान जेथ विटाळले मन चोख कीजे। असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे जे, जे प्राप्त झाले असता विषयाने विटाळलेले मन शुद्ध करता येते आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षय व्याधी ते जयाची सन्निधी निरुजा की देह अनात्म पदार्थ मी मी जीव असा क्षय रोग रोग जो जाला होता, तो बरा ते रूप्य जे, ऐकता देहब बुद्धिया ज्ञान निरूपण कर तथा ज्यापण के आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला पण जाणता येईल त्याशिवाय डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान मग ते, शरीरी आपुला करी, ते व्यापारी डोळाही दिसे मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रकट करते तेव्हा ते, ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते पै वसंताचे रिगवणे झाडांचे निसाजेपणे त्याप्रमाणे ज्ञानवन पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात अगा वृक्षासी पाताळे जळसा पडे मुळी ते शाखांची येळी बाहेर दिसे अरे अर्जुना वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडते ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते का कोंभाची लवलव लव, नाना आचार गौरव सुकुली नाचे अथवा अंकुराचा लुसलुसितपणा जमिनीचा मृदूपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवनाचा थोरपणा दाखवतो अथवा संभ्रमाची दर्शनाची हो ये का दर्शना प्रशस्ती पुण्य पुरुष अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह हो प्रकट होतो किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्य पुरुष ओळखू येतो ना तरी केळी कापूर जा जेवी परमळे जाणो आला का भिंगारी दीपू ठेविला बाहेरी फाके अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने अथवा भिंगाच्या आठ ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो तैसे हृदयी निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे तिये सांगो आता अवधाने त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो चांगले लक्ष देऊ नये आचार्योपासनम शौच स्थैर्य आत्मविग्रह अमानित्व दंभरहितता अहिंसा सर्व सहनशीलता सरळपणा सद्गुरुसेवा आंतर बाह्य शुद्धी स्थैर्य अंतःकरण निग्रह तरी कवणे हि विषयीचे साम्य होणे नरुचे संभावित संभावितपणाचे कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे त्याला आवडत नाही आणि मोठेपणाचेही ओझे त्याला वाटत आथिले चे गुण वाणिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूपांग त्याच्या अंगी असलेले गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानस योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले किंवा लोकांनी मानण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रकटता झाली तर गजबज लागे कैसा व्याधे रुंदला मृगूजसा काही तरता वळसा दाटला जेवी त्यावेळी तो कसा गडबडून जातो कि ज्याप्रमाणे पारध्याने चोहकडून वेढलेले हरिण घाबरे होते अथवा हाताने पोहून जात असता तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे अंगा कडे ये अर्जुना तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही पूजता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी नायकावी हा अमुवी सेची लोका आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये आपली कीर्ती आपण कानाने ऐकू नये हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये तेथे सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी मरणे असे जाला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी मन असा, असा मनुष्य आदराला भेट कशी जाईल म्हणजे जा आपला आदर व्हावा अशी त्याला कशी इच्छा असेल त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते परंतु महत्वाच्या भीतीने तो वेड्यात लपतो चातुर्य लपवी महत्व हारवी पिसेपण मिरवी आवडोनी आपल्या ठिकाणी असलेले शहाण तो लपवून ठेवतो आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो व मोठ्या आवडीने वेडे पण लोकात दाखवतो लौकिकाचा उद्वेगू शास्त्रांवरी उभू उगेपणी चांगू आथी भरू लोकात होणाऱ्या प्रसिद्धीची ज्या शिशारी असते व वा शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो काही न करता उगाच राहण्यावर त्याचा अतिशय भर असतो जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयाची न धरावी ऐसी ऐसी जीवी लोकांनी आपला अनादारच करावा नातला थाराच धरू नये आपल्या नादीच लागू नये अशा प्रकारची करणे बहुत करुणी ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणे व स्वतःच्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल त्या त्याच गोष्टी बहुतेक तो करत असतो हा जी तू ना लोक कल्पी येणे भावे तैसे जिणे होशा ज्याच्या योगाने हा जिवंत आहे कि नाही अशी लोक आपल्या विषयी कल्पना करतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्याला आशा असते पै चाल तू का नोहे कि वारे तू आहे जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही किंवा वाऱ्याने जात आहे अशा प्रकारचा आपल्या विषय जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे मजे वासिपो भूतजात माझ्या अस्थेपणाचा लोप व्हावा म्हणजे मी अमुक एक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये माझे नाव व रूप नाहीसे व्हावे म्हणजे माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्यासमोर येऊ नये कदाचित मला पाहून प्राणी मात्र भीतील तर तसे होऊ नये ऐसी जयाची नवसियेकांता नामेची नवस असतात व जो सदोदित एकांता मध्ये जात असतो व एकांताच्या नावाने तो जगतो म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो वायू आणी तया पडे गगनेसी बोलणे आवडे जीवे प्राणे झाडे पडिअंती जया वायूचे व त्याचे पटते आकाशाशी बोलणे त्याला आवडते त्यास बोलण्याचा कंटाळा असतो व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात किंबहुना ऐशी चिन्हे जया देखसी जाणतया ज्ञानेसी शेज जा फार काय सांगावे अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अडचण झाले आहे असे तू समज पै अमानित्व पुरुषी ते जाणावेशी अदंभाची सौरसुदेव साधकामध्ये असणारा अमानित हा जो गुण म्हणतात तो या लक्षणाने जाणावा आता अदंभाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा सा अभिप्राय सांगतो तरी अदमभित्व ऐसे लोभियाचे मन जायसे जीव जाओ परी नुमसे ठावो अदमभित्व असे आहे ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते कि जीव गेला तरी तो आपले धन ठेवलेली जागा सांगत नाही तया किरीटी पडलाही प्राण संकटी तरी सुकृतन प्रकटी बोले। अर्जुना त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचे उघड करत नाही पळवी जेवी अर्जुन का लपवी पणयांगणा वडीलपणा खोड्याळ गायीला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते व अथवा उतार आलेली वेश्या उतरवयाने राहते का तर नाही मग ती आपली उतरवय झाकते आढ्यू आतुडे आडवी मग कुळ बधू लपवी अवयवाते श्रीमंत मनुष्य एकट्या अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुली जशी आपले अवयव झाकते ना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दानपुण्य बीठ जसे माती टाकून झाकतो तसेच तो आपण केलेले दानपुण्य झाकून ठेवतो देहो न पूजी लोकाते नरंजी स्वधर्मू स्वधर्मुध्वजी बांधो नैनी वरवर देहाची पूजा करत नाही लोकांना फसवणारा बाह्य धारण करून देहाला सजवत नाही व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्याला माहितच नसते आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही परपकारू न ना बोले न मिरवी अभ्यासिले न शके विकू जोडले स्फिती आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकारांचा तोंडाने उच्चार करत नाही आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही शरीर कडे पाहता कृपणू आवडे एरवी धर्म विषयी थोडे बहुन म्हणे तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल परंतु धर्माच्या कामे त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास कमी पण करत नाही थोडे फार असे म्हणत नाही जया होड सुरतऋ घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पत ऋषी प्रतिज्ञेने चढावड करतो किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा फार काय सांगावे स्वधर्मा मध्ये तो थोर असतो योग्य प्रसंगी तो उदार असतो आत्मचर्चा करण्यात हुशार असतो आणि एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळोनिया गाढे रसाळ जायसे केळीचे सर्वांग हलके व पोकळ असे वाटते पण या केला फळे आल्यावर ते सर्व अंग रसाने दाट भरलेले आहे असे वाटते जाईल परिवर्षती नवल घनवटते अथवा मेघांचे अंग, अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वाऱ्याने नाहीसे होईल असे वाटते पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले कि जिकडे तिकडे आश्चर्यकारक रितीने एक सारखे जलमय करून टाकतात पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे त्याच्या इथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे हे असो या चिन्हांचा नटनाचो ठाई जयाच्या जान ज्ञान तयाचा हाता चढे हे वर्णनपुरी या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज पैगा अदंभपण म्हणितले ते हे जाण आता आईक खूण अहिंसेची अर्जुना अदंभपण म्हटले ते हे असे समज आता अहिंसेचे लक्षण आहे